अध्याय चौदावा अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे म्हणाले स्वजनासाठी आणि पुण्य श्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता पुष्कळ म्हणणे लोटले तरी अर्जुन परत आला नाही त्यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकून दिसू लागले का गति भयंकर हो जो तो असत ही, क्रिया ही उलटिया होता है लोक क्रोधी लोभी बोलने अपला जीवन निर्वाह चाल लोक पापीवर्तन करू लगे सर्व व्यवहार खोटेपणा चललेवे का मैत्री मधे ही कपट है पिता माता बंधु, -पत्नी यांचा तंटे हो लागले आहे। लोकांचा स्वभावही लोभ, सदै सोरे बत्नीत हो ले ले सर्व पहुन युधिष्ठिर धाकटा भाव भीमसेनासा भीमसेना अर्जुना द्वारके पठले होते कि तिथे जाऊन त्यांनी पुण्य श्लोक श्री कृष्ण काय करीत आहेत याची माहिती घ्यावी आणि सगळ्या स्वऱ्यांना भेटून यावे सात महिने होऊन गेले तरी तुझा धाकटा भाऊ अजून परतला नाही तो अजून का आला ना नाही याचे योग्य कारण मला तरी काही समजत नाही देवर्षी नारदाने सांगितले होते की भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात ती वेळ तर नाही ना त्याज भगवंतांच्या कृपेने आम्हाला ही संपत्ती राज्य पत्नी प्राण कुल संतान शत्रूंवर विजय आणि स्वर्गादी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे हे नरश्रेष्ठ बघ ना आकाशात उल्पा उल्कापात इत्यादी पृथ्वीवर भूकंप इत्यादी आणि शरीरात रोग इत्यादी कितीतरी भयंकर अपशकून होऊ लागलेले आहेत त्यावरून वाटते की लवकरच बुद्धिमोहा टाक संकट अपने वाल है भीमसेना मी डावी मां डावा डोला डावा हाथ वारंबार फड़फड़ू लागला है हृदया धड़की भर लगीतरी अनिष्ट हो रहा है बंधु सूर्योदय होता भालू सूर्याकुन रड़ू लगली है बग ना तिचा तो ज्वाला ही निगत है आणि हा कुत्रा निर्भय होऊन माझ्याकडे पाहून भुंकत आहे भीमसेना गायी सारखे शुभ पशु माझ्या डाव्या बाजूने आणि गाढवासारखे अशुभ पशु माझ्या उजव्या बाजूने जाऊ लागले आहे माझे घोडे मला रडताना दिसत आहे मृत्यूचा दूत असलेला हा पारवा घुबड आणि त्याचा शत्रू कावळा रात्री आपल्या कर्कश आवाजाने माझ्या मनात कापरे भरीत जगाला उजाड करून टाकू पाहत आहे दिशा धुसर झाल्या आहेत सूर्य आणि चंद्राच्या भोवती वारंवार खणी पडत आहेत पृथ्वीवर पर्वतांसह भूकंप होऊ लागले आहेत ढग जोराने गडगडत आहेत आणि चहुकडे विजा पडू लागले आहेत शरीराला झुमणारा आणि धुळीने अंधार पसरवणारा झंझावाद सुरू झाला आहे ढग जऊन टिळसवाणा रक्ताचा सडा पाडू लागले आहे पहा सूर्य ग्रहांची एकमेकांची आणि आग लगले है। नद्या, न, तूप घ पेटत नहीं हा भयंकर का, का, का करेल ते गोठ्यामध्ये गाई आसूड हळीत आहे बैलही उदास आहे देवतांच्या मूर्ती रडवेल्या चेहऱ्याच्या दिसत आहेत त्यांच्या अंगातून गहाम वाहत आहे आणि त्या हलूही लागल्या आहे बंधू हा देश गाव शहरे बगीची खाणी आणि आश्रम निस्तेश आणि आनंदरहीत झाले आहेत हे कोणत्या दुःखाची सूचना देत आहेत बरे हे मोठ मोठे उत्पाद पाहून मला तर असं वाटू लागलं आहे की निश्चितपणे ही अभागी पृथ्वी भगवंतांच्या अन्य कोणाकडेही न आढळणाऱ्या सौंदर्याने शोभणाऱ्या चरणानं पारखी झाली आहे शौनक महोदय हे भयंकर उत्पाद पाहून राजा युधिष्ठिर मनोमन चिंताग्रस्त झाले होते एवढ्यात द्वारकेहून अर्जुन परत आला युधिष्ठिराने पाहिले की अर्जुन इतका हवालदिलपूर्वी कधीच झाला नव्हता तेने तोल खाली घातले होते त्याच्या कपाळासारख्या नेत्रातून अश्रू वाहत होते आणि शरीरावर बिलकुलच अर्जुनाने युधिष्ठिरांच्या चरणावर लोटांगण घातले तेव्हा युधिष्ठिर देवर्षी नारदांच्या बोलण्याची आठवण होऊन सर्व सुरूांच्या समक्ष त्याने अर्जुनाला विचारले बंधू द्वारका नगरीत आपले नातलग असलेले मधू भोज दशार्ह अर्ह सातवत अंधक आणि वृष्णिकुलातील यादव यांचे कुशल आहे ना आमचे परमपूज्य आजोबा शूरसेन सुखरूप आहेत ना आपल्या पुत्र सुनांसह आनंदात आहेत ना ज्यांचा मुलगा पौस अतिशय दुष्ट होता तो राजा उग्रसेन धाकट्या बंधू देवक यांच्यासह आयात आहे ना हृधिक त्याचा मुलगा कृतवर्मा अक्रूर जयंत शत्रुजी इत्यादी नादवांचे स्वामी बलराम आनंदात आहेत ना वृष्णिवंशातील सर्वश्रेष्ठ महारथी प्रद्युम्न सुखरूप आहे ना युद्धामध्ये मोठी चपळता दाखवणारे भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना सुशे चारुदेशन जांबवती पुत्र सांब आणि आपल्या पुत्रांसहित ऋषभ आदी भगवान श्रीकृष्णांचे सर्व पुत्र सुद्धा प्रसन्न आहेत ना तसेच भगवान श्रीकृष्णांचे श्रुतदेव उद्धव इत्यादी सेवक सुनंद नंद इत्यादी प्रमुख यदुवंशी जे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहेत ते सर्वजण कुशल आहेत ना आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे असे ते सर्वजण कधी आमच्याविषयी विचारणा करतात का भक्त ब्राह्मण भक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वकिया आहेत ना ते आदिपुरुष श्रीकृष्ण बलरामांसह जगाचे परम कल्याण परम मंगल उन्नती भावी म्हणून यदू अशी रूपी क्षीरसागरात विराजमान आहेत त्यांच्याच शौर्यामुळे सुरक्षित असलेल्या द्वारकापुरीतील यदुवंशी पृवीच्या दाम्मान झाले असून श्री विष्णूंच्या पार्श्वदान चरणकमलांची सेवा करण्यामुळे युद्धामध्ये इंद्र आदी देवतांचा पराभव करून इंद्राणीलाच उपभोग्य असणाऱ्या पारिजात आदी वस्तूंचा उपभोग घीत आहेत यदुवंशी वीर श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुरक्षित आणि निर्भयपणे राहतात आणि बलपूर्वक आणलेल्या मोठमोठ्या हो देवतांनी बसण्यास योग्य अशी सुधर्मा सभा आपल्या चरणाने आक्रमण करीत आहे बंधू अर्जुना हे पण सांग की तू कुशल आहेस ना मला तू निश्चयच दिसतोस तू तिथे पुष्कळ दिवस राहिलास यावेळी तुझ्या मानसन्मानात कमतरता तर आली नाही ना तुझा कोणी अपमान केला नाही ना अप्पानास्पद अमंगल अशा शब्दांनी कुणी तुझ अंतकरण दुखावलं नाही ना किंवा तुझ्याकडे आशेने आलेल्या याचकाला त्यांनी मागितलेली अगर तू देण्याची प्रतिज्ञा केलेली वस्तू दिली नाहीस असे तर झाले नाही ना तू नेहमी शरण आलेल्यांचे रक्षण करीत आलेलं आहेस तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण बालक गाय वृद्ध रोगी स्त्री किंवा अन्य प्राणी अशाला तू झिडकारलं नाहीस ना तू समागमास अयोग्य स्त्रीशी समागम केला नाहीस ना किंवा समागमास योग्य स्त्रीशी असभ्य रितीने वागला तर नाहीस ना येताना ये ना वाटे तुझ्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्या असणार नाही ना किंवा ज्यांना अन्न दिलं पाहिजे अशा मुलांना अथवा वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन केलं नाहीस ना, ना तुला ना न शोभणारे असे निंदनीय कृत्य तू केलं नसशील याची मला खात्री आहे न जाणू परमप्रियतम अभिन्न हृदय परमसुरुज अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला असेल म्हणूनच तू असा उदास असावास याशिवाय तुला दुःख होण्याचे दुसरे कुठलेच कारण असणार नाही अध्याय चौदावा समाप्त